वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग चौतीसावा विवाह करून ब्रह्मदत्त निघून नंतर कुशनाभ स्वतःला पुत्र नसल्यामुळे पुत्र लाभ व्हावा म्हणून पुत्रेष्ठी यज्ञ करावा असा विचार करू लागला तो यज्ञ चालू असता ब्रह्मदेव पुत्र कुश हा कुशनाभ राजाला म्हणाला मला तुला तुझ्यासारखाच अत्यंत धार्मिक असा पुत्र गाधी म्हणून होईल त्याच्यामुळे तुला या लोकी चिरकार टिकणारी कीर्ती प्राप्त होईल रामा असे कुशनाभराजाला सांगून कुश हा आकाशात प्रवेश करून सनातन ब्रह्मलोकाला गेला काही काळ गेल्यानंतर त्या धीमान कुशनाभाला गाझी या नावाचा परमधर्मेष्ठाचा जा मुलगा झाला हे काकुतसा तोच परमधार्मिक गाझी माझा पिता हे रघुनंदना मी कुशवंशात जन्मलो म्हणून कौशिक झालो मला एक व्रतसंपन्नाशी वडील बहीण आहे तिचे नाव सत्यवती ती, सत्य ती रुचिकांना दिली होती पतीच्या नित्य मागमाग असणारी ती पतीबरोबर आपले मानवी शरीर घेऊन स्वर्ग लोकाला गेली ती कौशिकी अत्यंत थोर चारित्र्याची चा असल्यामुळे ती महानदी झाली हिमालयाच्या आधाराने ती दिव्य आणि रम्य नदी निघाली तिचे जल पुण्यकारी आहे ही माझी बहीण लोकांचं हित करण्याच्या हेतूने निघाली आहे माझ्या या कौशिकी बहिणीविषयी मला फार प्रेम वाटत असल्यामुळे मी हिमालयाच्या पिशाडीला नित्य आनंदात राहत असतो ती सत्यवती पवित्र सत्यधर्म स्थिर असलेली पतिव्रता महाभाग्यशाली नद्या नद्यामध्ये श्रेष्ठ असलेली नदी असतानाही माझे एक व्रत असल्यामुळे तिला सोडून सिद्धाश्रमाला आलो आणि रामा तुझ्या शौर्यामुळे माझा हेतू सिद्ध झाला रामा माझा जन्म माझे कुल यासंबंधी मी तुला सांगितले तू या देशाबद्दल विचारलेस तेही मी तुला सांगितले काकूतसा या गोष्टी बोलण्यात अर्धी रात्र गेली आता झोप वाटेत आपल्याला अडचण उत्पन्न व्हायला नको झाडे सळसळ करीनाशी झाली आहेत पशुपक्षी शांत होऊन पडलेत अंधार अंधाराने दिशा व्याप्त झाल्यात हळूहळू संध्या उलटून जात आहे आणि आकाश लुकळुकणाऱ्या डोळ्याने जणू झाकून टाकले असावे किंवा नक्षत्र ताराने खचून ज्योतीने झाकले जावं असे भासते पृथ्वीवरचा अंधार घालवून टाकणारा थंड किरणांचा चंद्र हळूहळू वर येऊन आपल्या प्रभेने प्राण्यांना आल्हद देत रात्री फिरणारे सर्व प्राणी आणि मांसभक्षक भयानक यक्षराक्ष संघ इतर इतस्त फिरू लागले असे बोलून महा तेजस्वी मुनिवर थांबले सर्व मुनीने वा असे म्हणून त्यांची स्तुती केली हां कुशिकांचा वंश महान आणि नित्य धर्मपरायण असाय त्यात उत्पन्न झालेले नरश्रेष्ठ साक्षात ब्रह्मदेवांसारखे महात्मे होते विश्वामित्र आपण तर या सर्वात विशेष विशेषत्वाने महान कीर्तिमान आहात आणि नद्यामध्ये श्रेष्ठ कौशिकी सुद्धा कुलाचा उद्धार करणारी झाली अशी त्या मुनी आनंदीत होऊन स्तुती केली आणि श्रीमान विश्वामित्र सूर्य अस्ताला जावा तसे आधीन झाले राम आणि लक्ष्मण विश्वामित्र कुलकथा ऐकून काहीसे विस्मित झाले होते त्यांनीही त्या मुवर यांच्या स्तुतीपर उद्गार काढून निद्रेचा आश्रय केला बालकांडाचा चौतीसा वसर्ग समाप्त